पुस्तक भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा लेखिका इंदुमती यादी वाचक विद्या पाटील प्रकरण सहावे सर्वांगीण सुधारणांचे उद्गाते न्यायमूर्ती रानडे अठरा एक अठराशे बेचाळ ते सोळा एकोणीशे एक, एक। न्यायमूर्ती रानडे एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रात नवचैतन्य आणले कर्तव्यदक्ष न्यायाधीश म्हणून ख्याती मिळवली परकीय सरकारी नोकरी सांभाळून अनेक सार्वजनिक संस्था स्थापन केल्या प्रागतिक सनच्शी राजकारणाचा आणि हिंदी औद्योगिक व्यक्तीच्या चळवळीचा पाया घातला बुद्धिमत्ता व विचारांनी ब्रिटिश अधिकारी प्रभावित झाले स्वतःच्या मतप्रचारासाठी डेक्कन सभा नावाची संस्था स्थापन केली सर्वांगीण सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध झाले सुविचार देशात भांडवली कंपन्या स्थापून यांत्रिक कारखाने काढल्याखेरीज औद्योगिक उन्नती होणार नाही सुधारणाविषयक दृष्टिकोन व्यक्तीला केंद्रबिंदू मानून नैतिकतेच्या पायावर आधारलेला असावा समाज परिवर्तनाचे व्रत एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात था, भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात नवविचाराचे मंथन सुरु झाले या मंथनातून भारतीय समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील गुणदोष तपासून नवजीवन घडवून आणले पाहिजे असे समाजसुधारणींना वाटू लागले आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय या सर्व क्षेत्रात देश त्या कालखंडात अत्यंत मागासलेला होता प्रत्येक समाजसुधारणीने आपापल्या कुळतीबुद्धीप्रमाणे आपले कार्यक्षेत्र निवडून त्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी असामान्य कार्य केले यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची वैशिष्ट्य असे की त्यांनी समाजातील सर्व क्षेत्रात एकाच वेळी बदल घडवून आणून सर्वंकष असे समाज परिवर्तनाचे व्रत स्वीकारले सर्व क्षेत्रातील परिवर्तनात समन्वय राखला पाहिजे अशी खबरदारीही त्यांनी घेतली तेव्हा या सर्वांगीण परिवर्तनाचे स्वरूप ध्येय दिशा साधने इत्यादीबाबत चिंतन करून हे दुर्धर काम त्यांनी स्वतः अंगावर घेतले व त्यासाठी जीवापाड मेहनत केली एकोणीसाव्या शतकात थंड गोळा झालेल्या महाराष्ट्रात रानडे यांनी नवचैतन्य आणले असे उद्गार लोकमान्यांनी काढले आहेत की यातच त्यांचे लोकोत्तरत्व सिद्ध होते महाराष्ट्रात नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानात त्यांच्या कर्तबगारीला तोड नाही त्यांच्या काळातील प्रथम श्रेणीचे नेते ह्युम नवरोजी गोखले फिरोज मेहता हे रानडे यांना अत्यंत मानाने वागवत असत नामदार गोखले तर त्यांना राजकीय गुरु समजत असत त्यांनी न्यायमूर्तींच्या प्रोत्साहने व मार्गदर्शनाने सार्वजनिक कार्यात मोडाची भर घातली न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म अठराशे बेचाळीसमध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे झाला त्यांचे वडील कोल्हापूर दरबारी कारभारी होते तेथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले अठराशे छप्पनपासून पुढील शिक्षणासाठी त्यांना मुंबईत पाठवण्यात आले तेथे एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये मॅट्रिक पासून एम पर्यंतचे शिक्षण घेतले त्यांनी काही शिष्यवृत्ती व पारदर्शिक मिळवली होती याच काळात लोकहितवादींच्या इंदू प्रकाश लेखन करीत इंग्रजी इतिहास व अर्थशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते दिवसातून चौदा तास वाचेल करून टीपा काढण्यात ते कॉलेजात वेळ व्यतीत करत दोन वर्ष एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले अठराशे पासष्टमध्ये एलएलबी व अठराशे एकाहत्तरमध्ये एडव्होकेट या पद्या मिळवल्या अठराशे एकाहत्तरपासून पुण्याचे सबऑर्डिनेट जज म्हणून न्याय नोकरी सुरुवात केली पुढे स्मॉल कॉज कोर्टाचे न्यायाधीश फर्स्ट क्लास सबज अशा श्रेणीने चढत अठराशे ब्याण्णवमध्ये मुंबई हायकोर्टाचे ते न्यायाधीश झाले त्यांनी न्यायाधीश म्हणून अत्यंत सचोटीने काम केले कर्तव्यदक्ष न्यायाधीश अशी त्यांची ख्याती झाली त्यांच्या निकालपत्राची हायकोर्टाकडून नेहमी प्रशंसा होत असे त्यांनी सरकारी नोकरी उत्तम प्रकारे केली सोबतच विविध प्रकारचे सार्वजनिक कामही सतत केले अलीकडच्या काळात लोकरशाहीच्या कामाबाबत असंतोष दिसून येतो पण न्यायमूर्तींनी परकीय सरकारची नोकरी सांभाळून अनेक सार्वजनिक संस्था स्थापन केल्या स्थापन झालेल्या संस्थांना अनमोल सहकार्य व मार्गदर्शन केले सार्वजनिक सभा वक्तृत्व सभा लवादकोट हुजूरपागा औद्योगिक परिषद प्रार्थना समाज वसंत व्याख्यानमाला ग्रंथोत्तेजक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी ज्ञानप्रसारक मंडळ व्यापारोत्तेजक मंडळ इत्यादी अनेक संस्था स्थापन करण्याच्रेय न्यायमूर्तींनाच आह राष्ट्रीय सभा आणि सामाजिक परिषद यांच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख भाग होता त्या वृत्तीने नियमस्त व शांत होते पंचतुरस्त्र विद्वान होते अनेक अर्थशास्त्रीय सामाजिक दर्जा देण्यात यावा व जबाबदारीचे हक्क उपबोगुळ हिंदी लोकांना स्वलंबी बनण्याचे शिक्षण मिळावे असा मुख्य आशय त्यात प्रतीत केला होता या दरबारच्या काही नेत्यांना राष्ट्रसभेची कल्पना प्रथम सुचली अशा प्रकारे हिंदुस्थानात साम्राज्य निष्ठेतून जन्मास एक सनच्छ राजकारण प्रथम संचार करू लागले सर्वांगीण सुधारणांचे पुरस्कते इंग्रजी शासन हे भारताच्या दृष्टीन वरदान आहे असे रानडे यांना वाटत असिटिश राजवटीमुळे भारतातील दंग धोप यांचा बंदोबस्त होऊन थोडीशी स्वस्थता शांतता निर्माण झाली होती तसेच नव तत्वज्ञान विज्ञानातील प्रगती यांची जाणीव इंग्रजी शिक्षणामुळे नवशिक्षित लोकांना झाली होती इंग्रजांच्या उदारमत्वती धोरणामुळे रानडे व त्यांचे सहकारी प्रभावित झाल होते इंग्रजांच्या संपर्कात राहून लोकांनी ज्ञान ग्रहण कराव कायदेशीर शासनाचा अभ्यास करावा आणि स्वावलंबी बनण्याची ताकद कमवावी हे होई होईत ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्याची महत्वाकांक्षा ठेवावी अशी त्यांची शिकवण होती तसेच हिंदी लोकांना ब्रिटिश सरकारने वं श्रंग जाती इत्यादी भेद न करता समानतेने वागवावे पक्षपात करू नये सर्व व्यवहारात न्याय असावा अशी त्यांची अपेक्षा होती लोकांनी सरकारकडे दाद मागावी आपली गाणी सांगावी अशी देशव्यापी एकही एक संघटना त्यावेळी अस्तित्वात नव्हती अशी राष्ट्रव्यापी संघटना स्थापन करण्याचा विचार अठराशे सत्याहत्तरमध्ये दिल्ली दरबारात व्यक्त करण्यात आला होता हिंदी लोकांप्रमाणे वेंडरबर्न आणि ह्युम या ब्रिटिश अधिकाऱ्यांसही हिंदी लोकांची मते जाणण्यासाठी अशा संघटनेची जरुरी भासू लागली विशेष म्हणजे काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी ह्युम दोनदा रानाडे यांना भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केली रानाडे यांची बुद्धिमत्ता विचार आणि त्यांनी दिलेला सल्ला यामुळे ते फार प्रभावित झाले डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसचा जन्म झाला सरकारी नोकरीच असल्यामुळे अधिकृतरित्या रानडे काँग्रस्त कामकाजात भाग घेत नसत परंतु कोणतीही बैठक त्यांच्या शिवाय होत नसे, नसंघटनेच्या कामकाजात महत्वाची कामगिरी बजावत असत या सर्व घटनांवरून रानड ह भारतीय काँग्रस्ति प्रमुख संस्थापक होत हल अठराश पंच्याण्णवच्या सुमारास काँग्रस्त बैठकीत राजकीय प्रश्नांबरोबर सामाजिक सुधारणांची चर्चा व्हावी किंवा नाही याबद्दल मतभक्त झाल टिळकांच्या तरुण राष्ट्रीय पक्षाच मत राष्ट्राचे सर्व लक्ष राजकीय स्वातंत्र्यावर केंद्रीत कराव असत सामाजिक सुधारणेचा सा प्रश्न महत्वाचा नाही रानडे गटाला मात्र राजकीय आणि सामाजिक समस्या सारख्याच महत्वाच्या आहेत असे वाटत अस अठराशे पंच्याण्णवच्या सार्वजनिक सभेत टिळक गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले। रानडे यांनी स्वतःच्या मतप्रचारासाठी डेक्कन सभा नावाची संस्था स्थापन केली अठराशे त्र्याण्णव मध्ये तायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून पुण्यातून मुंबईच गेल अठराशे एकाहत्तर ते अठराशे या काळात त्यांच्या नेतृत्वामुळे पुणे ही मुंबई इलाची बौद्धिक व राजकीय राजधानी बनली असे गोखले यांनी म्हटलं आहे। न्यायमूर्ती रानडे मुख्यतः सर्वांगीण सुधारणांचे पुरस्कर्ते म्हणून प्रसिद्ध पावले म्हणूनच त्यांची सामाजिक सुधारणेची मूलतत्व आधुनिक काळासाठी कितपत विचारा आहेत याची तपासणी करण्याचा प्रयत्न क्ला पाहिजे ब्रिटिश राजवटीबरोबर नव विचार आपल्याकड़आ ब्रिटिश शासनाने इथं पाश्चिमात्य विद्यचिशिक्षण सुरु कलि व देशात शांतता व सुव्यस्था प्रस्थापित केली यामुळे नवशिक्षित लोकांना हिंदी लोकात उदारमतवादी विचारांचा पुरस्कार करावा असे वाटू लागले यातूनच समाज सुधारणेची सवळ उदय पावली या सुधारका तीन गट दिसतात एक सर्वांगीण सुधारणावादी दुसरे पुनरुज्जीवनवादी आणि तिसरे बहजन समाजवादी ज्यांचे अग्रणी ज्योतिबा फुले होते न्यायमूर्ती रानडे हि पहिल्या गटाचे अग्रणी होते सुधारणेबाबत त्यांना जुन्या अनिष्ट प्रथांचे पुरुज्जीवन मान्य नव्हते तसेच जुन्या काळातील इष्ट बाबी स्वीकारून नवीन विचार आत्मसात करून हळूहळू नवा समाज निर्माण करावा असंही त्यांना वाटत होते सती अस्पृश्यता देवता तुष्टीकरता पशु किंवा मनुष्यांचे बलिदान या प्रथा त्यांना क्रूर आणि त्याज्य वाटत होत्या नवविचारातील स्वातंत्र्य बंधूभावना सहकार्य इत्यादी गुणांचा स्वीकार करून व्यक्तीने कालबाह्य परंपरेतून मुक्त व्हावे व आपला विकास साधावा अशी त्यांची मनोधारणा होती सुधारणा करताना फुले यांचा क्रांतिकारक मार्ग त्यांना मान्य नव्हता हो त्यांची मनोवृत्ती धार्मिक संस्कृतीतून आधारलेली होती प्राचीन संस्कृतीतून इष्टते पण त्याचे सर्वस्वी न करणे असा मध्यमार्ग त्यांनी आखला होता नव समाज निर्माण करताना सर्वांशी संपर्क ठ्रन आचार क्ला पाहिजे व सुधारकांचा बंगालमधील ब्राह्मण समाजासारखा वेळा पंत स्थापन हि त्यांना अमान्य होत सुधारकांनी लोकांच्या अंतकरणात नवीन श्रद्धा निर्माण कराव्या म्हणजे त्यांना त्यांच्या तेन राजकीय आर्थिक सामाजिक धार्मिक आदी क्षेत्रात समन्वय साधन शक्य होईल असा त्यांचा दृष्टीकोन होता अशा सुधारणांना नैतिकतेचा आधार लाभतो महात्मा गांधींच्या तत्वज्ञानात हाच दृष्टिकोन विकसित झालिला दिसतो सुधारणा करताना अनेक मार्ग स्वीकारले पाहिजेत प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून योग्य अर्थ लावून इष्टत्या बाबी स्वीकाराव्यात दुसरा महत्वाचा मार्ग म्हणजे लोकशिक्षणाद्वारे लोकांच्या अंध करणार नवीन श्रद्धा निर्माण करणे याबाबत कोणत्याही प्रकारची भीती असू नये तिसरी पद्धत म्हणजे कायदे करणे पहिल्या दोन पद्धतीने अपेक्षित सुधारणा घडत नसतील तर तिसऱ्या विधेयक अवलंब करावा सती पद्धत बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी परकीय सरकारकडून कायदा करून घेतला होता सुधारणा आपोआप घडत नसतात ज्या रुढी समाजाला घातक आहेत त्यांची कायदेशीर बंदी करणे ही शासनाचे कर्तव्य आहे याचा त्यांनी पुरस्कार केला सामाजिक सुधारणा ही सतत चालणारी प्रक्रिया आहे जुने दोष दूर केले तरी नवीन दोष निर्माण होतात म्हणून समाजात राहूनच नवे प्रयत्न चालू ठेवावे लागतात सुधारणा व्यक्तिगत जीवनात जशा आवश्यक आहेत तसेच राष्ट्राच्या भवितव्यासाठी राजकीय आणि सामाजिक सुधारणा महत्वाच्या आहेत त्या एकाच वेळी झाल्या पाहिजेत राष्ट्राचा रथ या दोन ऋणांवरून चालतं त्यामुळे दोन्ही रुग भक्कम असले पाहिजेत तसे नसेल तर रथ कोलबण्याची भीती असते स्वातंत्र्यानंतर आपण लोकसत्ताक संविधानाचा स्वीकार करून त्यात उद्भृत केलेल्या मूल्यांशी सुसंगत असा समाज निर्माण करण्याचे धैर्य निश्वित केले आहे या ध्येय प्राप्तीसाठी राजकीय मार्गाचा संसदीय लोकशाहीचा मार्ग अवलंबला आहे केवळ सत्तेच्या राजकारणावर आपण लक्ष केंद्रित करीत आहोत त्यामुळे इतर क्षेत्रांशी नीट समयो साधला जात नाही व संविधानाने स्वीकारलेले नवसमाज निर्मितीचे ध्येय साध्य करणे कठीण जाते यादृष्टीने सर्वांगी सुधारणांचे रानडे यांचे तत्वज्ञान कालबाह्य झालेले नाही असे वाटत व्यक्तीला केंद्रबिंदू समजून सुधारणा हव्यात असे रानडे यांनी प्रतीत केले व असमाजिक सुधारणांच्या क्षेत्रात आजाय तत्वाला महत्व आहे व्यक्तीला नगण्य समजून नवीन समाजरचना करण्याचा अभिनव प्रयोग रशियात झाला या प्रयोगाचे आकर्षण काही देशांना वाटले काही देशांनी त्या रचनेचे अनुकरणही केले परंतु अवघ्या सत्तर वर्षात ती समाजरचना कोलमंडली व व्यक्तीला केंद्रस्थान न मानता केलेली समाजरचना फार काळ टिकत नाही हे प्रत्ययस आले या याउलट जगातील दुसरे चित्र कसे आहे व्यक्तीला स्वातंत्र्य आहे अपार भौतिक भरभराट साधली आहे मानवी जीवन सुखी करण्याचे आटोकाट प्रयत्न होत आहेत पण या सुधारणांच्या मुळाशी नैतिकतेचा पाया नाही यामुळे अशा समाजरत्ने संपत्ती लो भ्रष्टाचार संगळवाद व्यसनाधीनता असे दोष निर्माण झाले आहेत आधुनिक विचारवंतांपुढे हे दोष कसे दूर करावेत हा प्रश्न पडला आहे म्हणूनच सुधारणांविषयक दृष्टिकोन व्यक्तीला केंद्रबिंदू मानून नैतिकतेच्या पायावर आधारलेला असावा